वाल्मिकी रामायण अयोध्याकांड स्वर्ग एकोणीसावर इतरांना मरणासारखे वाटणारे ते अप्रिय बोर ऐकून सुद्धा शत्रूला मारा राम दुखी झाला नाही तो कैकेला होणारा ठीक आहे मी आताच येथून जटावर्कले धारण करून महाराजांची प्रतिज्ञा पाळण्याकरता आरण्यात राहत पण मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की कशाचाही परिणाम न होणारे शत्रूचे दमन करणारे महाराज मला पूर्वीसारखे प्रेमाने बोलवत क नाही देवी तू रागवू नकोस तुझ्या पुढ्यातच सांगतो की मल्... मी वल्कले जटा धारण करून वनात जाई आनंदीत हो जे माझे हित करते गुरु पिता आचारात काटेकोर कर, असणारे आणि राजकर्ते त्यांची आज्ञा झाल्यावर आणि त्यांनी विश्वास टाकल्यावर मी त्यांचे काय बरे प्रिय करणार नाही एकच दुःखद गोष्ट माझ्या अंतरकरणाला जाळते की महाराजांनी स्वतः मला भरताच्या अभिषेका का सांगितले नाही तुझी आज्ञा झाली तर मी आनंद आणि भ्रात्या भरताला आणि तुझे प्रिय करण्याकरता आज्ञा दिली तर काय सांगायचंय त्यांना लाज वाटत असेल तर तू त्यांना तसे आश्वासन दे पण महाराज भूमीकडे डोळे लावून हळूहळू अश्रू अर्ष, अर्ष, करीत हे काय बरे राजाच्या आज्ञेने आताच भरताला आजोळाहून आणण्याकरता वेगाने धावणारे घोडे देऊन दूध जाऊ देत मी देखील हा लगेच वडिलांचे बोलणे मनावर न घेता दंडकारण्याकडे चौदा वर्षे राहण्याकरता चाललो रामाचे ते बोलणे ऐकून कैकेईला आनंद झाला राम आता निघणार यावर विश्वास ठेवून तिने रामाला घाई केली ठीक आहे भरताला आजोळाहून इकडे परत आणण्याकरता वेगाने धावणारे घोडे घेऊन माणसे दूध म्हणून जातीलच पण तू जर वनात जायला तयार झालायस तर आता उशीर करणे मला योग्य वाटत नाही म्हणून रामा तू आता वनात ताबडतोब निघून जावेसे बरे लाजेने स्वतः महाराज तुला काही सांगत नाही त्याचे हे नरश्रेष्ठ तू काही मानू नकोस त्यांचा राग तू घालवून टाक जोवर तू हे नगर सोडून आत्ताच्या आत्ता वनात जाणार नाहीस तोवर रामा तुझा पिता स्नान करणार नाही किंवा जेवणार नाही अरे रे असा दुःखाचा सुस्कारा टाकून शोकाने भरून जाऊन राजा त्या सोन्याने मढवलेल्या पलंगावर मूर्छित होऊन पडला कैकेच्या आज्ञेने राजाला वर उठून सु, रामसुद्धा चापकाचा फटकारा मध बसलेल्या घोड्याप्रमाणे वनात जाण्याची त्वरा करू लागला हे त्या अनार्य स्त्रीचे दारुण परिणामकारी बोलणे ऐकून दुःख न मानणारा राम कैकेला म्हणाला देवी मी धनाचा लोभी होऊन जगात राहू इच्छित नाही ऋषींच्या शुद्ध मन ठेवून धर्माप्रमाणे चालणार हे लक्षात घे मला जे काही महाराजांचे यत्किंचित प्रिय करणे शक्य आहे ते मी माझे प्राण देऊन सुद्धा सर्वच करेल पित्याची शुश्रूषा किंवा ते सांगते ते करणे याहून अधिक महान धर्मपालन कोणतेही नाही महाराज जरी मला बोलले नाही तरी तुझ्या सांगण्याने मी निर्जन वनात चौदा वर्षे राहील कैकै माझ्यावर तुझा अधिकार महाराजांपेक्षाही जास्त असताना तू महाराजांना माझ्या वतीने काहीच बोलली नाही तुला खरोखर तेवढाही गुण वाटला नाही आता आईचा निरप घ्यायचा आणि सीतेची समजूत घालायचे एवढाच अवकाश कि मी दंडकाच्या हे बोलणे ऐकून पिता पराकष्ठेचा दुखीत झाला शोकामुळे त्याला बोरवेना तो मोठमोठ्याने रडू लागला तेव्हा बेभान झालेल्या पित्याच्या राजाच्या चरणाला वंदन करून तो महा राम अनार या कैकईच्याही पाया पडला रामाने पित्याला व कैकईला प्रदक्षिणा केली व त्या अंतर पडला तेव्हा आपला जवळचा पडला सुमित्रेचा आनंद वाढवणारा लक्ष्मण अतिशय क्रुद्ध झाला होता त्याचे डोळे पाण्याने भरून ओले झाले होते तो रामाच्या मागोमाग चालू लागला अभिषेकाच्या सामग्रीला उजवे घालून मनात तोच विचार ठेवून त्यावरील दृष्टी ढळू न देता राम हळूहळू चालला राज्याची आशा संपली असतानाही त्याच्या मुखावरची कांती कमी झाली नाही लोकांना प्रिय असणाऱ्या चंद्राचा जरी क्षय झाला तरी त्याची कांती कधी नष्ट होते काय लोकांना धारण करणाऱ्या भूमीचा त्याग करून तो मनात जाऊ इच्छित होता तरी सर्व लोकांच्या पलीकडे गेलेल्या मुनीप्रमाणे त्यांच्या अंतकरणात मुळीच चरबिचर झालेले दिसले नाही शुभ्रछत्र आणि सुंदर सजलेल्या चौऱ्या बाजूला सरून आपल्या माणसांना रथाला व पौरजना निरप देऊन मनातले दुः मनातच ठेवून इंद्रियांचा निग्रह करीत तो आत्मवान आता आपल्याला अप्रिय पहावे लागणार अशी धाकधुक मनात बाळगीत आपल्या मातेच्या गृहात शेला कांतीयुक्त सत्यवादी रामाच्या मुखावर त्याच्या अवतीभूती असणाऱ्या स्त्रीयुक्त नादलगाना कसलाही फरक दिसला नाही त्या महाबाहून आपला सहज असणारा आनंद नष्ट होऊ दिला नाही शरद ऋतूतील पूर्ण तेजाचा चंद्र आपले तेज कधी नष्ट होऊ देतो का आपल्या मधुरवाणीने सर्व लोकांचा आदर करीत तो धर्मात्मा महायशवंत राम मातेच्या समीप जाऊन बोलला गुणाने त्याच्या तोडीचा झालेल्या महापराक्रमी भ्राता सौमित्री स्वतःचे दुःख मनातच ठेवून त्याच्या मागोमाग गेला अतिशय आनंदाने भरलेल्या त्या गृहात रामाने प्रवेश केला आणि जिच्या आयुष्याचे ध्येय आता नष्ट होणार ते त्या त्याने पाहिले आपल्या सूर्जनांच्या भावी विपत्तीच्या शंकेने देखील रामाच्या मनाची यावेळी चलबिचल झाली नाही अयोध्याकांडाचा एकोणीसावा सर्ग समाप्त